पुस्तक आमच्या आयुष्यातील काही आठवणी लेखिका श्रीमती रमाबाई रानडे वाचक विद्यापाटील प्रस्तावना कैलास्वसी न्यायमूर्ती रावसाहेब रानडे यांचे संबंधाचा ग्रंथ वतो तो श्री वैनीसाहेब रायनडे यांनी लिहिलेला तेव्हा अशा ग्रंथास इतर कोणी प्रस्तावना लिहिण्याचे वास्तविक कारण नाही पण श्री वैनीबाईंनी प्रदर्शित केलेली इच्छा म्हणजे एक प्रकारची आज्ञा तिचे उल्लंघन करणे मला शक्य नाही म्हणून मी पुढील दोन शब्द लिहीत आहे नानावी चळवळीचे आद्य प्रवर्तक रावसाहेब रानडे हे एकोणीसाव्या शतकाची शेवटची तीस वर्षप्रथम महाराष्ट्रातील व पुढे सर्व हिंदुस्थानातील राष्ट्रोन्नतीच्या नानावी चळवळींचे केवळ आधारस्तंभच नव्हे तर आद्य प्रवर्तक होते ही गोष्ट आता कोणाच नव्याने सांगितली पाहिजे असे नाही त्यांची विशाल व्यापक व तेजस्वी बुद्धी अगाध ज्ञान प्रचंड व्यासंग व अलौकिक आकर्षण शक्ती ही सर्व त्यांनी एकनिष्ठपणे देशसेव्हायली होती ही आपली आर्यभूमी सर्वांग सुंदर कशाने होईल सामाजिक राजकीय धार्मिक नैतिक औद्योगिक शिक्षणविषयक या सर्व बाबतीत हिचे पाऊल पुढे कसे पडेल इष्ट प्रकारची प्रगती घडून येण्यास अवश्य असणारे गुण आपल्या समाजातील स्त्री पुरुषांचे अंगी कसे येतील या गोष्टीशिवाय दुसरा विचार त्यांच्या मनास रात्रंदिवस माहीत नव्हता हो अशी उज्ज्वल देशभक्ती व देशोन्नतीसाठी चाललेल्या प्रयत्नांवर एवढी दृढ श्रद्धा कोणल्याही देशात होईना क्वचितच आढळून येते पण रावसाहेब रानड्यांची गणना या देशातीलच नवे, तर सर्व जगातील अत्यंत श्रेष्ठ विभूतींमध्ये जी करावयाची ती केवळ त्यांच्या बुद्धिवैभवामुळे विद्वत्तेमुळे अगर देशभक्तीमुळे नव्हे हे गुंतर अगदी असामान्य खरेच इतके असामान्य की पुष्कळांना त्यापैकी केवळ एकेकाच्या जोरावरच जगात मोठे नाव मिळवून जाता आले असत पण याहीपेक्षा असामान्य अशी चित्तवृत्ती रावसाहेबांच्या ठाई वसत होती अशी चित्तवृत्ती सहसा महान संत खेरीस करून इतरांचे ठिकाणी दिसून येत नाही या चित्तवृत्तीमध्ये अनेक सात्विक गुणांचा सा पूर्ण विकास झाला होता व रावसाहेबांच्या अंगी असलेल्या ईश्वरी अंशाची ही साक्ष मनास पूर्णपणे पटवीत अस अवतारी पुरुष रावसाहेबांचा जन्म जर काही शतकापूर्वी झाला असता तर त्यांची गणना अवतारी पुरुषांमध्ये खास झाली असती अशा विभूती ज्या हल्लीच्या काळात लादली त्यास आपल्या भावी स्थितीबद्दल निराश होण्याचे कारण नाही राव रावसाहेबांच्या सार्वजनिक कामाचा व्याप इतका मोठा असे त्या की त्याची सविस्तर हकीकत लिहू म्हटल्यास लिहिणारा व देशाचा सुमारे 30 वर्षाचा इतिहास लिहावा लागेल निदान तेवढ्या अवधीत ज्या अनेक महत्वाच्या सार्वजनिक संस्थांनी घाल्या व चळवळी अस्तित्वात आल्या त्यापैकी बहुतेकांची हकीकत द्यावी लागेल हे काम काही सोपे नाही तथापि राष्ट्रहिताच्या दृष्टीने व भावी पिढ्यास मार्ग दाखवून देण्यासाठी ते झाले पाहिजे हे उघड आहे रावसाहेबांच्या चरणापाशी बसून देशकार्याचा धडा शिकण्याची ज्यांना अमोल संधी मिळाली व पुत्रवत प्रेमाने वागवून मोठ्या आस्थेने व काळजीने ज्यांना रावसाहेबांनी सार्वजनिक कामाचा सा मार्ग सुलभ करून दिला त्यांच्या शिरावर ही एक पवित्र जबाबदारी आहे यात शंका नाही त्या जबाबदारीतून ते कधी व कसे पार पडतील ते पडवत पण रावसाहेबांच्या लोकोत्तर गुणांमुळे त्यांच्या आयुष्याचा सार्वजनिक भाग जसा अत्यंत महत्वाचा व चिरस्मरणीय होऊन गिला त्याचप्रमाणे वर साधू संता साजेल, अशा त्यांच्या स्वभावामुळ त्यांच्या खाजगी आयुष्यक्रमाचित्र प्रस्तुत पुस्तकात काढून श्री वैनीबाईंनी तचकांपुढ ठुस्तकाचायोग्य नाव या पुस्तकात रावसाहेबांच्या सार्वजनिक चरित्राचा भाग मुळीच आलिला नाही असवसाहेब ना अहर्निश दक्षकार्यात इतक मग्न असत की त्यांच्या अत्यंत खासगी विचारात वर्तनात अगर बोलण्यात देखील सार्वजनिक कामाचा काहीतरी संबंध आल्या वाचून राहणे शक्य नव्हते पण या आठवणी लिहीताना वहिनीबाईंचा प्रधान हेतू सार्वजनिक गोष्टींचा उल्लेख करण्याचा नसून रावसाहेबांच्या एकंदर आयुष्यक्रमाचे चित्र महाराष्ट्रांपुढे नीटपणे ठेवण्यासाठी त्यांना स्वतः ससलेली व त्यांनी इतरांपासून मिळवलेली खाजगी माहिती प्रसिद्ध करण्याचा आह या पुस्तकास आमच्या आयुष्यातील काही आठवणी हे नाव दिले आहे ते यथायोग्य आहे हे पुस्तक म्हणजे रावसाहेबांचे सागर व संगतवाड लिहिलेले चरित्र नवे, तसेच या आठवणी काही रोजनिशीवरून अगर इतर लेखी आधारावरून लिहिलेल्या ले ले नाहीत वेळोवेळी घडलेल्या गोष्टी व झालेली संभाषणे काही सहज व काही विशेष कारणांमुळे ध्यानात राहिली ती आठवली तशी सध्याच्या स्थितीत अंतकरणाचे सांत्वन करण्यासाठी व जो श्रेष्ठतम सहवास आता प्रत्यक्ष राहिला नाही त्याचा मानसिकरितीने अनुभव घेण्यासाठी वहिनीबाईंनी कागदावर मांडला व ती आता वाचका सादर केली आहे अनुपम भक्ती व निस्सिम प्रेम या भावांनी या आठवणी लिहिल्या आहेत त्या सहानुभूतीपूर्ण अंतकरणाने वाचक वाचतील अशी आशा आहे महाराष्ट्राचे मोठे भाग्य हा ग्रंथ लिहिण्याचे श्री वहिनीबाईंनी मनात आणले व हाती घेतलेले काम तडीसही नेले हे महाराष्ट्राचे मोठे भाग्य समजले पाहिजे पत्नीने आपल्या पतीबद्दल अशा तऱ्हेन लिहिलेला हा पहिलाच ग्रंथ हिंदुस्थानात आहे असे वाटते व तो वहिनीबाईंनी लिहिला हे फार योग्य झाले कारण हल्लीच्या काळात आपल्या इकडील स्त्रियात श्री वहिनीबाईंची योग्यता फार मोठी आहे आपल्या वयाची सत्तावीस वर्षे ज्यांनी त्या विभूतीबरोबर त्यांच्या सहधर्मचारी या नात्याने सावलीप्रमाणे घालविली ज्यांच्या अंगचे नैसर्गिक तेज शिक्षणाने व अतिथोर सहवासाने अनेक पटींनी वृद्धिंगत झाले व ज्यांचे मन रावसाहेबांच्या भक्तीत कायमचे घडून राहिले आहे त्यांनी आपल्या दिगंध कीर्तीपतीच्या स्वभावाचे व आयुष्यक्रमाचे काढलेले चित्र आपणास पहावयास मिळाल्याबद्दल महाराष्ट्रातील लोकांस अभिमान व वा समाधान वाटणे साहजिक आहे स्त्रियांच्या मनोधर्माचे मोहक रूप हे पुस्तक वाचण्याच्या मनावर ज्या कित्येक गोष्टीचा विशेष ठसा उमटल्याशिवाय राहणार नाही त्यापैकी एक दोनचा येथे उल्लेख करण जरूर वाटत पाश्चिमात्य समाजात पुष्कळ कुटुंबात पती पत्नीमध्ये पराकाशाचे प्रेम आढळते पण त्यांचा परस्परभाव बहुतेक बरोबरीचा असतो पण अशा तऱ्हेचे प्रेम उभयतान उभयतांमधे असता पत्नीने पतीच्या सद्सा आपना सर्वस्वी वाहून घेऊन त्यातच धन्यता मानावी हा पूर्वेकडील स्त्रियांचा व त्यातही हिंदुस्थानातील स्त्रियांचा विशेष मनोधर्म आहे हा मनोधर्म हजारो वर्षांच्या संस्काराची व परंपरेच फल आहे व त्याचे अत्यंत मोहक स्वरूप या पुस्तकात दिसून येत आह नविक्षण नव्या कल्पना व नवी परिस्थिती यांनी विचारास व आयुष्यक्रमास नवळण लागले असताही वहिनीबाईंसारख्या स्त्रियांचा हा मनोधर्म आहे तसाच कायम राहतो यापासून पुष्कळ बोध घेता येण्यासारखा आहे स्त्री शिक्षणाबाबत सोसलेले अर्चनी। दुसरी गोष्ट वाचकांच्या विशेष लक्षात येईल ती जी पिढी आता बहुतेक जात चालली आहे तिला स्त्री शिक्षण वगैरे समाज सुधारण्याच्या बाबतीत ज्या अडचणी सोसाव्या लागल्या त्यासंबंधीची होय सध्याच्या पिढीस या अडचणींची फारशी कल्पना नाही व काही कालाने त्या अजिबात नाहीशा होतील हे स्पष्ट दिसत आहे तथापि आरंभीच्या लोकांस त्यापासून कसा दुसर त्रास झाला व त्यांनी तो सोसून समाजावर केवढ़ उपकार केले याची आठवण आपणामधून जाऊ देण केव्हाही इष्ट होणार नाही ही, ही आठवण कायम ठेवण्याचे कामी प्रस्तुत ग्रंथाचा उत्कृष्ट उपयोग होईल व याही दृष्टीन तो लिहिल्याबद्दल श्री वहिनीबाईंचे अभिनंदन करूर आह गोपाळकृष्ण गोखले सर्व्हेट्स ऑफ इंडिया सोसायटी पुणे तारीख वीस एप्रिल एकोणीसशे